अध्याय 321 एकविसावा पावकाध्ययन व्यासांचा शुकास उपदेश युधिष्ठिर विचारतो व्यासपुत्र शुकाचार्यांना वैराग्य कसे प्राप्त झाले ते ऐकण्याची माझी इच्छा आहे व त्याविषयी मला अतिउत्कट जिज्ञासा उत्पन्न झाली आहे हे कुरुवंश अव्यक्त म्हणजे कारण व व्यक्त म्हणजे कार्य व त्या उभयतास अधिष्ठानभूत जे ब्रह्म त्याबद्दलचा सिद्धांत तसेच जन्मरहित देव जो नारायण त्याची करनी व बुद्धीचे स्वरूप यांचे विषयी ज्ञान कृपेने आपण मला सांगा भीष्म उत्तर देतात साधारण लोकांप्रमाणे निर्भयपणे वतरणाऱ्या आपल्या पुत्राला सर्व वेध शिकवण्यानंतर व्यास एके दिवशी त्याच उद्देशून असे बोलले व्यास म्हणाले हे पुत्रा धर्माचरणाने वाघ इंद्रिय दमन करून कडक थंडी व ऊन क्षुधा व तृषा आणि वायू याना जिंक म्हणजे सहन करण्याशी सत्य सरळपणा आक्रोध निर्भत्सरता निर्मत्सरता संयम तो अहिंसा सुष्टपणा या सद्गुणांनी युक्त असा आपला वर्तन वर्तनक्रम ठेव धर्माचरणी रममाण होऊन सत्यावर अचलनिष्ठा ठेव कुटीलपणा टाकून देई आणि देवता व अतिथी याना हाविरभाग अर्पण करून जे शेष राहीन ते भक्षण करून तू आपले प्राणरक्षण कर पाण्यावरील फेसाप्रमाणे देह क्षणभंगूर आहे जीव देहामध्ये झाडातील झाडावरील पोपटाप्रमाणे बसला आहे तो केव्हा उरून जाईल याचा नेम नाही प्रियजनांबरोबर जो आपला सहवास होतो तो, तो अळवावरील पाण्याप्रमाणे चंचल आहे असे असता बाबा रे तू खुशाल झोप कशी घेत बसला आहेस कामादी शत्रू सावध व जागृत असून हल्ला करण्यास नेहमी तयार आहेत आणि छिद्र सापडण्याचीच पाहत बसले आहेत वाघ असे असता पोरा तुला हे कसे कळत नाही दिवस एकामागून एक चालले आहेत तस तसे तुझे आयुष्य कमी कमी होत आहे याप्रमाणे तुझ्या आयुर्दायाला ओहट लागला असता आपले स्थान सोडून आपल्या उद्धारासाठी देव किंवा गुरु शोधण्याचे अद्याप तुझे मनात येत नाही याला काय म्हणावे जे बहुतेक नास्तिक आहेत म्हणजे पुनर्जन्मावर ज्यांची श्रद्धा नाही ते मांस व रक्त यांची वृद्धी करणाऱ्या या सांसारिक गोष्टींवर जीव ठेवतात आणि परलोकी गेल्यावर आपले काय होईल इकडे ते पूर्ण दुर्लक्ष करतात ज्यांची बुद्धी बुद्धी मोहपाशाने भ्रष्ट झाली आहे व जे धर्माचा द्रोह करतात अशा कुमार्गगामी मनुष्यांच्या अनुयायांना देखील पीडा होते जे निरीच्छ वेदाभ्यासी महासमर्थ महात्मे असून धर्माने उपदिष्ट केलेल्या मार्गाने जातात त्यांना शरण जा आणि आत्मोन्नती कशी होईल इत्यादी त्यांना विचार धर्माची वाट दाखवणारे असे या प्रकारचे जे ज्ञाते असतील त्यांचे उपदेशाप्रमाणे चाल आणि त्यांच्या उपदेशाने तुझ्या बुद्धीचा विकास झाला म्हणजे तिचे साह्याने उच्चृंखल मार्गाकडे जाण्याविषयी उतावीट झालेल्या आपल्या अंतकरणाला आवर घाल ज्यांची बुद्धी आज काय चालली आहे इकडेच केवळ लक्ष देते आणि उद्याचा दिवस पुष्कळ लांब आहे असे मानून स्वस्थ राहते व ज्यांना खाण्यापिण्यासंबंधी काही निर्बंध नाही असे असमज श्लोक हि कर्मभूमि है ध्यान घत नहीं।, नहीं पसे न करता तू धर्माचरण रूपी जिन्या हल्के हलके हलके चढ़ जा रेशमा का किड़ा अपन तैयार के तंतुजला स्वतः गुरफटन घतो वाला बाहर सुटने का मार्ग रहा नहीं तसे तू स्वकृत कर्मा योगा भवसागरक अप पण हे तुला कळत नाही ज्याला कोणतेही बंधन नाही जो महानदीचे पुराप्रमाणे अमर्याद असतो व बांबू प्रमाणे गर्वाने टाकलेला असतो अशा नास्तिक मनुष्याच्या तू नुसत्या सुद्धा जाऊ नकोस अशाला तू निशंक डाव्या बाजूला त्याचा अवघेर कर काम क्रोध मृत्यू व पंचेंद्रिये एकद्रूपी जलाने युक्त अशी ही भवनदी योगरूपी म्हणजे धृती नौकेच्या साह्याने जन्मरूपी दुर्ग टाळून तो तरुण जा सर्व प्राणी मृत्यूने पछाडलेले व जरेने ग्रासलेले असून प्रत्येक अहोरात्र हे त्यांच्या आयुर्दायाच्या एकसारखा क्षय करीत आहे म्हणून हा भयंकर भवसागर धर्माचरणाच्या नावेने उल्लंघून जा मनुष्य बसला असला किंवा निजला असला तरी मृत्यू त्याच्या पाळतीवर असतो मृत्यू ज्याचा नाश कराव्यास बसला आहे त्याचा बचाव कोण करणार लांडगी जशी बकरी घेऊन पळून जाते तसा मृत्यू हा द्रव्यादिकांचा संचय करण्यात जो गुंतला आहे व अद्याप ज्याची सुखोपभोगाविषयी तृप्ती झाली नाही अशा प्राण्यावर झडप घालून त्यास घेऊन जाते संसाररूपी अंधकारातून मार्ग कढायचा असल्याने ज्याची ज्योत असते असते मोठी झाली आहे असा रूपी जीव दीप जीवाने मोठ्या यत्नाने जय्यत ठेवावा जीवाला अनेक देह घेता घेता मोठ्या कष्टाने मनुष्यजन्माचा लाभ होऊन त्यातही पुण्याईने ब्राह्मणत्व प्राप्त होते ते तुला प्राप्त झाले आहे म्हणून मुला ते पुनः गमावणार नाही अशी खबरदारी घेईल हा ब्राह्मणाचा देह परमेश्वराने सुखोपभोगासाठी दिलेला नाही तर या लोकी क्लेश भोगून तपाचरण करण्यासाठी ब्राह्मण जन्म आहे असे केले तरच परलोकी जीवाला निरुपम सुख मिले पुष्कळ तपाचरण करावे तेव्हाच ब्राह्मण्याचा लाभ होतो ते प्राप्त झाले असता सुखलूप होऊन त्याची माती करायची नाही तर आत्मकल्याण व कुशल इच्छिणाऱ्याने वेदाध्ययन तपाचरण इंद्रियजय या नेह दक्ष राहन विश्रांत खटकट के लिए पाजे मनुष्या आयुष्य शर्यती घोड़सारखे है या आयुष्यरूपी घोड़े स्वरूप अदृश्य है या चा देह षोडश कलात्... कलात्मक है या आत्मा सूक्ष्म है क्षण त्रुटी व निमेष हे केस होत उभय संध्या समय हेत हैं शुक्ल कृष्ण पक्ष हे त्याचे तुल्यबल नेत्र होत महिने हे त्याचे अन्य अवयव होत असा हा आयुर्दाय स्वरूपी अश्व एकसारखा धावत आहे याप्रमाणे आदृश्य मार्गाने एकसारख्या भरधाव चाललेल्या या, चाल या अश्वाकडे पाहून जर तुझे नेत्र अंधवत झाले नसतील तर परलोकासंबंधी गुरुजन जे सांगतील ते ऐकून तुझे मन धर्माचरणाकडे लाव जे धर्माचरणापासून च्युत होतात दुसऱ्याचा द्रोह करतात आणि अनिष्ट मार्गाचा अवलंब करतात त्यांना आपल्या धर्माविरुद्ध कृत्यामुळे यमलोकी देह धारण करून नाना प्रकारच्या वेदना सहन कराव्या लागतात जो राजा नेहमी धर्माचरणाविषयी तत्पर असून चांगले व वाईट लोकांचे सत्सत्कर्मानुसार पालन करतो त्या राजाला सज्जनांना लाभणाऱ्या लोकाची प्राप्ती होते आणि हजारो जन्मातही मिळाव्याचे नाही असे निर्मल सुख त्याला मिळते आई बाप वगैरे वडिलांच्या वचनाचा अनादर करणाऱ्या मनुष्यावर तो जेव्हा मरून दुष्कृत्यांचे परिणाम भोगण्यासाठी नरकाला जातो तेव्हा तेते भयंकर आकृतीचे कुत्रे लोखंडी चोचीचे कावळे बल गुरुध्र इत्यादी पक्षुसमुदाय आणि रुधिर प्राशन करणारे कीटक वगैरे दुष्टजीव तुटून पडतात तो आपल्या स्वच्छंद वर्तनाने वेदाने घालून दिलेल्या शौचा नाही त्याला अशी पत्रवनात जावे लागते जो लोभी असतो ज्याला खोटे बोलणे आवडते ज्याला नीच कर्म व परवंचन यामध्ये आनंद वाटतो ढोंगीपणा करून जो दुसऱ्याला दुःख देतो अशा दुष्कृते करणाऱ्या मनुष्य भयंकर नरकात पडून क्लेश बोगतो त्याला अति अतिदुःखित होऊन कड़त पाण्याच्या वैतरणी नदीत बुड्या माराव्या लागतात यमलोकींच्या असिपत्र वनातील झाडांच्या तलवारीसारख्या तीक्ष्णधारेच्या पानांनी त्याची गात्रे ओरखाडली जातात आणि कुल्हाडीच्या वनांमध्ये त्याला निजावे लागते याप्रमाणे घोर नरकामध्ये त्याला काल लागतो ब्रह्मादी लोक पाहून आलो अशी बढाई तो मारतोस तू मारतोस परंतु तुला खऱ्या परमपदाची ओळखसुद्धा नाही इतकेत नव्हे तर मृत्यूला पुढे घेऊन येणाऱ्या जरेबद्दल देखील तुला कल्पना नाही सुखाचे निर्दलन करणारे घोरभय तुझेसमोर उभे आहे याकरता बसलास काय झट मोक्षाची वाट चालू लाग मनुष्य मृत्यू पावला म्हणजे तत्काल त्याला यमाकडे त्याच्या आज्ञेवरून दूध घेऊन जातात परलोकी सुख मिळावे अशी तुझी इच्छा असेल तर कृचरादी तपांचे आचरण करून सन्मार्गाने चालण्याचा येत दुखाची जाळ न करणारा जबरदस्त यम लवकरच तुला तुझ्या बांधवांसह समूळ उचलून नये या कामी त्याचा कोणीही हात धरू शकणार नाही त्वरितच यमाचे आगमनाचा सूचक वारा वाहू लागेल आणि मग तुला एकटाच त्याच्याकडे उभा करण्यात येईल म्हणून तत्पूर्वी थे तुला उपयोगी पडेल असे अचरण कर लवकर है तो आता को दूर है मृत्यु जवर आए तुझी दिशाभूल हो मृत्युपाशाने व्याकुल हो तू चललास पुत्रा तुला वेदां विसर पड़े मन योग मार्गती उत्तम जे समाधि साधन या अभ्यास कर सन्मार्ग मे निवृत्ति मार्ग सोड़ पूर्वी केलेल्या प्रमादपूर्ण चांगल्या वाईट कर्मांची आठवण होऊन पश्चाताप होऊ नये म्हणून एक जो कैवल्य निधी म्हणजे परब्रह्म परमात्मा त्याची जोड कर थोडक्याच कालाने जरा तुझ्या देहाला जर्जर करून तुझी शक्ती गात्रे व सौंदर्य नाहीसे करी म्हणून म्हणतो की जे निरुपम सौख्याचे आगर परब्रह्म त्याचे प्राप्तीचा काही प्रयत्न कर रोग ज्याचा सारथी आहे असा यमराज क्षणार्धात तुझे प्राण हरण करता, तुझ्या शरीरावर दांडगाईने प्रहार करून त्याचे तुकडे तुकडे करीन करता, मोठे तपाचरण करण्यासला मनुष्यदेहामध्ये दृग्गोचर होणारे कामादी लांडगे लवकरच तुझ्यावर धार घालतील याकरता काही पुण्य करून ठेव लवकरच मृत्यूसूचक अंधकार व पर्वतशिखरावरील सुवर्णाचे वृक्ष तुला दिसू लागतील म्हणून सांगतो जरा हात पाय हलव तुझे अनिष्ट मित्र व हितशत्रू म्हणजे इंद्रिये फारसा काल गेला नाही तोच तुझ्या दृष्टीला भुरळ पाडतील म्हणून परमपदप्राप्तीसाठी यत्न कर ज्या विद्यारूपी द्रव्याला चोरापासून अथवा राजापासून भय नाही व जे मनुष्य मृत झाला असला तरी त्याला न सोडता त्याचबरोबर येते अशा विद्याधनाची जोड करून ठेव कारण हे द्रव्य स्वकष्टार्जित असल्यामुळे याची कोणाला वाटणी द्यावी लागत नाही विवाहसमय प्राप्त झालेले धन म्हणजे यवतक जसे मिळवणाऱ्याचे एकट्याचे असून ज्याचे त्यानेच उपभोगाव्याचे असते तसे हे विद्या ज्याचे त्यालाच परलोकी देखील भोगण्यास सापडते ज्या प्रकारचा दानधर्म केला असता परलोकी सुखाने कालकर्मणा कराव्यास सापडते असले दान हे पुत्रा या लोकी कर अविनाशी व अक्षय टिकणारे अशा प्रकारचे द्रव्य स्वतःचे जोरावर संपादन कराव्या झट श्रीमान ग्रहस्थाचे घरी ध्रुतमिश्रित यवान शिस्ते न शिजते इतके अवधीत मनुष्याचे प्राण यमराज हरण करून नये इतका मनुष्यदेह क्षणभंघूर आहे म्हणून सुखोपभोगानंतर मोक्षास लागेन असे म्हणू नको ताबडतोब मोक्षार्थ काय खटपट करायची असेल ती क माता पुत्र अन्य बांधव किंवा गोड बोलून जोडलेली इतर प्रिय मनुष्य यापैकी कोणीही मरणाचे संकटात मनुष्य एकताच इहलोक सोडून चालला असता त्याचे बरोबर येत नाही त्यावेळी ज्याचा तोच येथून जाताना जी काय संचित क्रियमाणादी शुभाशुभ कर्मे जीवाने करून ठेवली असतील तेवढीच फक्त त्याचे बरोबर परलोकी येतात बैवाईक कृत्य करून सोने रत्ने इत्यादिकांचा जो काही संशय करून ठेवला असेल त्याचा देहपात झाला असता मरणोत्तर काही सुद्धा उपयोग होत नाही प्रत्येक जीवाला हे लोक सोडून परलोकी गरमन करावयाचेच आहे पण तेथे गेल्यावर या लोकामध्ये असताना प्राण्यांनी कोणती कर्मे आचरली व कोणती कर्मे केली नाहीत या याबद्दल स्वतःच्या अंतरात्म्याशिवाय दुसरा कोणीही साक्षीदार नाही हा मनुष्य देहातील साक्षी आत्मा हा लोक सोडून चालला म्हणजे मनुष्यदेह मृत होतो ज्याप्रमाणे योगी लोक ज्याप्रमाणे योगी लोक हार्दाकाशात शिरून बुद्धिरूपी चक्षुने सर्व पाहू शकतात हा सामान्य अनुभव आहे तद्वळतच अंतरात्म्याच्या देहत्यागाचा प्रकार तसेच अग्नि सूर्य व वायु हे तिघे मनुष्या शरीराचा आश्रय करून मनुष्या आचरण पहात आता ही मनुष्यालोकी साक्षीदार सर्वस्तु प्रकाशित करना रे दिवस व तमाने झाकू टाक रर्व सृष्ट पदार्था अपनी सत्ता गाजी सतत एकागू एक चाल प्रत्येक अहोरात्र हे प्रत्येक सृष्ट वस्तूचे आयुष्य कमी करीत कर आहे अशी वस्तुस्थिती असल्यामुळे स्वधर्माचे परिपालन कर एवढे तुला सांगणे आहे यमलोकाचा रस्ता हा लोखंडी चोचीचा पक्षादी शत्रूंनी व चमत्कारी आणि भयंकर कीटकाने व्यापलेला आहे म्हणून तू आपल्या कर्माकडे लक्ष दे कारण तेवढेच काय ते तुझ यायचे आहे यमलोकी गेलावर एकाने केलेल्या कर्माचे प्रायश्चित भोगण्याचे दुसऱ्याचे वाट्यास येत नाही त्याची त्याने आपापल्या कृतकर्मांची बरी वाईट फले येथे भोगाव्याची असतात याप्रमाणे अप्सरा वो महान महान ऋषी यांना सुखोपभोग हे फल मिळते त्याप्रमाणे सदाचरणी मनुष्यांना त्यांच्या सदाचरणाचे फल परलोकी विमानासारख्या इच्छेस तिकडे जाणाऱ्या वाहनांचे रूपाने प्राप्त होते पापरहित शुद्धात्मे चांगले गुळात जन्म पावलेले असे मनुष्य या लोकी जशीत चांगली कृत्य करतात तदनुरूप चांगलीच फळे त्याला मरणोत्तर भोगाव्यास मिळतात गृहस्थाश्रमात करिता सांगितलेले धर्माचार करून मनुष्यांना धर्माचरणरूपी सेतूच्या सहाय्याने प्रजापती बृहस्पती किंवा इंद्र यांच्यापैकी कोणत्याही लोकाला जाता येते आणि परमपदाची प्राप्ती करून घेता येते या रीति ने हजारों प्रकार हि गोष्ट मी तुला संगे तात्पर्य सर्वान पालन करूसामन लोकान भूर पड़ते आचरण करूंग उत्तीर्ण होता तुला आता चोस वर्षे सरुन चांगले पंचविव दे लगे बाबा रे का धर्मसंचय करना उद्योगे आयुष्य फुकट किए चलने है चित्र दिसतात शिरकाव करणारा काळ थोड्याच अवकाशात तुझ्या इंद्रिय विषय घेण्याची शक्ती हरण करी म्हणून म्हणतो खडबडून उठ आणि स्वावलंबपूर्वक स्वतःच्या शरीराला झेज लावून धर्माचरण कर जेथे मागेही तूच आणि पुढेही तूज अशा प्रकारे एकाकी आत्मज्ञानाच्या मार्गाने तुला जावयाचे आहे तेथे स्वतःचा देह अगर स्त्री पुत्र इत्यादिकांची पर्वा तुला हवी कशाला इव्हनॉक्स सोडून ज्या तुला सोक्ती वाचून एकटेच जावे लागणार आहे त्या अर्थी संकटसमयी परलोकी तुला उपयोगी पडेल वो भले ज्याचा संग्रह करतात असा शुद्ध धर्माचा ठेवा संपादन करून ठेव कोणाची भीड न ठेवणारा आणि स्वतःचा हेका चालवणारा यम तुझ्या बंधुवर्गाची व लहानथर मित्रगणांची पाळेमुळे खणून नाश करेल त्याच्या करनीला प्रतिरोध करण्याने कोणाजवळ सामर्थ्य नाही म्हणून सांगतो की पुण्यसंचय करत्रा मला सम्मत अशा शास्त्राला धरून मानवधर्माचे याप्रमाणे मी तुला दिग्दर्शन केले आहे व त्याप्रमाणे तू वाग जो आपल्या आश्रमधर्माने वागून फलाकांक्षा न ठेवता दान देतो तोच अज्ञान व मोह यांच्या बंधनापासून सुटतो सत्कृत्ये करणाऱ्या वेदज्ञ मनुष्यास सर्वज्ञता प्राप्त होते हीच सर्वज्ञता मोक्ष पुरुषार्थाचे लक्षण होय कृतज्ञ मनुष्याला सांगितलेले ज्ञान सत्कारणी लागते गावात राहण्याची उत्कट इच्छा ही मनुष्याला संसारात जखडणारी दोरी आहे सदाचार संपन्न असा पाश तोडून जातात परंतु दुराचारी लोक हा पाश तोडू शकत नाहीत बाबारे तुला जर मरावयाचे आहे तर द्रव्य बांधव व पुत्र याच्याशी तुला काय करायचं आहे हृदयूपी गुहेमध्ये दडलेल्या आत्म्याचा शोध लाव तुझे वारवडील कोणत्या ठिकाणी गेले गे हे आपल्या मनाची तपासून पहा, उद्या कराव्याचे काम आज करून टाकावे व तिसऱ्या प्रहरीचे काम सकाळीच आटकून टाकावे कारण मनुष्याने योजलेले काम पुरे झाले आहे किंवा नाही या गोष्टीची मृत्यू वाट पाहत नाही मरणोत्तर मनुष्याबरोबर स्मशानापर्यंत जाऊन त्याचे सगळे सोयरे इष्टमित्र व त्याचे जातीचे लोक त्याचे प्रेत चितेवर ठेवून स्वतः परत फिरतात नास्तिक निर्दय व दुष्टबुद्धीच्या लोकांच्या अगदी सावलीस देखील उभा राहू नको व निरलसपणाने सर्वश्रेष्ठ कैवल्य प्राप्त करून घेण्याचा यत्न कर याप्रमाणे सर्व लोक मृत्यूने गासून पिढिले असल्यामुळे अलौकिक धैर्य धरून व आपले सर्व बळ एकवटून धर्माचरण करे कर। आतापर्यंत सांगितलेला हा संसार करण्याचा मार्ग मोक्ष ज्याला चांगल्या प्रकारे अवगत झाला आहे तो मनुष्य या लोकी योग्य रीतीने स्वतःच्या आश्रम धर्माप्रमाणे वागून परलौकी सुखाची जोर मिळवतो एक देह जाऊन दुसरा देह प्राप्त झाला म्हणून मनुष्य मृत झाला नाही हे ज्याला कळले तो शिष्टोपदिष्ट मार्गाने चालला म्हणजे त्याला नाशाची भीती नाही जो धर्माचरणाने वागतो तो शहाणार व जो तो मूर्ख होय धर्मात आपल्या वर्णाश्रमांना जी कर्मे लावून दिली आहेत त्याप्रमाणे कर्मांना फळ मिळते नीच प्रकारची कर्मे करणारा नरकाला जातो व धर्माचरण निष्ठक मनुष्याला होते फार प्रयासाने लाभलेला मनुष्य जन्म स्वर्गाला जाण्याचा जिना आहे तो सापडला असतात परमात्म्याकडे असे ध्यान लावावे की पुन्हा स्थानच्युत होण्याचा समयच येऊ नये ज्याची एकदा स्वर्ग लागलेली बुद्धी धर्माचरणापासून ढळत नाही त्याला पुण्यकर्मा असे म्हणतात असा पुरुष मृत झाला असतात पुत्र व बंधू यांनी शोक करण्याचे किमान कारण नाही ज्याची बुद्धी विकल झाली नसून परब्रह्माचे ठिकाणी मात्र निश्चल होते व ज्याने स्वर्ग मिळवला आहे त्याला नरकाचे मोठे भोय नाही जे तपोवनामध्ये जन्म पाहून तेथेच मृत होतात त्यांना कामादी इच्छा व भोग यांची कल्पनाही नसल्यामुळे कामभोगाधिकांपासून ते अलिप्त राहिले म्हणून त्यांना मोठेसे श्रेय म्हणजे पुण्य नाही जो विषयोपभोगात राहून त्यापासून अलिप्त असतो आणि देहद्वारा तपाचरण करीत राहतो त्याला प्राप्त व्हावयाचे नाही असे जगतात काहीच नाही जास्त महत्व है अलाते हजारों माता पित्रे और शेको स्त्री पुत्र प्रत्येक मनुष्य आज पर्यत हो गुड़े ही होते परी को व आप एकता को नहीं वी ही दुसरे को नहीं अला को ज्यादा बदल मी क्या माला मई तसे ज्याा अने असा ही अष्टि पड़ित नहीं माता पितरे कितव्य नहीं तुला कर्मानुसार जन्म है ज्यादा कर्मानुसार तुला ही अन्न्य जन्म घोक अपने स्वजन मर्जी प्रमाण वागत परंतु गरीबान सोये कि मित्र हूं ही मेल सारखे मनुष्य स्त्री पुत्र अनेक दुष्ट कर्मे करतेश प्राप्त होता कर्मां जगत जीवन नाश होता सुविचारी लोकना दसत बाबा रे मी जेवे आतापर्यत तुला कर्मभूमि है लक्षा देलोका इच्छा करना शुभकर्मेच करीत असावे काल हा आपले अप्रतिबंध सामर्थ्य खर्चून महिने ऋतू इत्यादी पळ्यांच्या साह्याने सूर्य स्वरूपी अग्नीची आच देऊन आणि प्राणीमात्राच्या कर्माची फले साक्षी रूपाने बदणारी हो रात्र ही बंधने लावून यावत सृष्ट वस्तू मायामोहरूपी काहीली छेजून काढत आहे जो आपले द्रव्य दानधर्मात खर्च करीत नाही किंवा त्याचा स्वतः उपभोग घेत नाही त्याच्या द्रव्याचा काय उपयोग जो आपले सामर्थ्य शत्रूला पीडा देण्याचे कामी लावित नाही त्याच्या सामर्थ्याला घेऊन काय करायचं आहे ज्याचे योगाने मनुष्याची धर्माचरणाकडे प्रवृत्ती होत नाही त्या वेदशास्त्र ज्ञानाचा काय उपयोग आहे आणि ज्याचे आत्म्याचे अंगी इंद्रिय निग्रह करण्याचे अथवा दुष्कर्मापासून परावृत्त होण्याचे सामर्थ्य नाही त्या आत्म्याचा तरी काय उपयोग हो? भीष्म सांगतात वैपायन व्यासांचे हे हितकर भाषण ऐकल्यावर आपल्या मोक्ष मार्गाचा उपदेश करील अशा गुरुचा शोध करण्याकरता शुक पी त्याला सोडून निघून गेला ओम तत्स